श्री योगवासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग चोवीसावा श्री भूषुंड म्हणाले मुने अपायरहित भ्रमरहित सर्व ज्ञानांमध्ये श्रेष्ठ व सहज आरूढ होता न येईल इतकी उन्नत अशी केवळ एकच दृष्टी आहे साक्षात्कार होईपर्यंत केला जाणारा आत्मविचार किंवा आत्मचिंता सर्व दुःखांचा अंत करणारा आहे तो अनाधिकालापासून काम कर्म वासनाने प्रवृत्त झालेल्या दुःख स्वरूप संसारभ्रमाचे हरण करणार आहे जातील अविद्या कामादी मल घालवले आहेत अशा निष्कलंक मनोमार्गाने निरतशे भूमानंद रूप प्रत्येगात्म अंगणात तो संचार करणार आहे तसाच तो प्राप्त झालेल्या सर्व दुःखांचा वो भावी दुःखांचे अनुसंधान केल्यामुळे उत्पन्न होणाऱ्या चिंतादी सर्व अनर्थांचा नाश करणार आहे चंद्राचा प्रकाश जसा काळोखाला दूर घालवितो त्याप्रमाणे अज्ञान व त्याची भ्रमरूप कार्ये यांचा त्या आत्मचिंतेने पूर्णपणे अंत होतो भगवन ती सर्व संकल्परहित आत्मचिंता साक्षात्कारापर्यंत आत्मविचार तुमच्यासारख्यांच्या ठिकाणी सहज प्राप्त होणार आहे परंतु आमच्यासारख्यांच्या ठिकाणी ती आत्मचिंता दुष्प्राप्तच आहे कारण समस्त संकल्पानी विरहित व पराकाष्ठेस प्राप्त झालेले जे हे पद त्याला अशुद्ध प्राकृत बुद्धी कशी प्राप्त होणार मग ते पद तरी तुला कसे प्राप्त होणार अशा प्रकारची पृच्छा करशील तर मी तिची एक सखी वश करून घेतली आहे हे महामुने त्या आत्मचिंतारूपी विलासिनीचा काही सख्या आहेत त्या तिच्या काहीशात साम्यावस्थेस पोहोचलेल्या आहेत त्या आत्मसाक्षात्कार रूप योगाने शीतल झाले आहेत हे मुनेश्वरा आत्मचिंतेसारख्याच असलेल्या त्या नाना प्रकारच्या आत्मचिंतेच्या मैत्रिणीतील एकीला मी वश करून घेतले आहे सर्व दुःखांचा क्षय करणारी सर्व सौभाग्य वाढवणारी वो या लोकी जीवितचे कारण अशा प्राण चिंतेचा मी आश्रय केला आहे श्री वसिष्ठांनी म्हटले तर रामा असे बोलणाऱ्या त्या मुनिरूप भुशंड पक्षास मी सर्व जाणत असूनही केवळ कौतुकाने अव्यग्र होऊन विचारले सर्व संशयांच्या विच्छेद करणाऱ्या व अत्यंत दीर्घकाल जिवंत राहणाऱ्या साधू हो। प्राणचिंता कशा प्रकारची आहे ते मला यथार्थपणे समजून सांग त्यावर भूषुंड म्हणाले मुने तू सर्व वेदांत व्यक्त आहेस सर्व संशयांचा परिहार करणार आहेस तेव्हा करण्यासाठीच तुम्हाला कावळ्याला हे विचारत असावयास किंवा तुमच्या सारख्या पूज्यांच्या प्रश्नाचे उत्तर देतो म्हणजे दे त्यामुळे मला तरी या प्राणदर्शनाचे सर्व प्रकारे ज्ञान होईल त्यात तरी माझी काय हानी होणार आहे या भुषुंडाचे दीर्घजीवित्व करणारे <coughs> <coughs> त्याला स्वात्मला मोठे आधारस्तंभ आहेत ते नऊ द्वाराने युक्त आहे परयुष्टक ज्याचे कलत्र आहे व परयुष्ट ज्याचे बांधव आहेत असा अहंकार रूप ग्रहस्थ या ग्रहाचे सर्वत पलिपारन करो मी वर्णन करत कर देहग्रहास तू अंत साक्षित्वाने साक्षात अनुभवत है दोन कान या कानवल आकारा दोन सत्य चंद्रशाला कि शिरोग्रहेजगृह युक्त है मस्तका केश हे चुजा छप्पर है मोठाले नेत्र खिड़क है तो मुखद्वार है दोनों भुजा व कुशी या बाजूला पड़वे दंतंक्ति याच केसर पंक्ति तोरणा मुख्यद्वार भूषित के लिए है बाह्य विषया आज सतत वार्ता पोचवारी पांच ज्ञानेंद्रिय द्वार है द्वारपार हैं लिंगदेहा व्याप्ति द्वारा सर्वत्र व्याप्त आत्मप्रकाशाने व्याप्त है विशेषत जागृति नेत्र दोन कनिनीूप मुख्य द्वारा उंच प्रकोष्ठ ग्रहस्थ रह मी व शेण यानी लौकिक घर जसे सारवतने देहग्रह रक्त मांस व वसा लिंपले शिरा परंपरे ने बधन जाड अस्थिरूप काष्ठां युक्त है त्यामुळेच त्याच्या भिंती बळकट व स्थिर आहेत अशा रीतीने ते सुंदर ग्रह उत्तम प्रकारे रचलेले आहे हे मुनिश्रेष्ठा या देहाच्या मध्यभागी इडा व पिंगला अशा दोन सूक्ष्म नाड्या उजव्या व डाव्या बाजूंच्या कोठ्यात फारशा व्यक्त नसलेल्या आहेत त्या नाशिकेमध्ये प्राणसारांच्या चिन्हावरून अभिव्यक्त होतात यात कमला चा तीन जोड़े ष एक यंत्र अस्थिमांसमये पाकड़ा एकमेक संपुष्टाकार होता नासिके अग्रापास्यंत सर्व देहा संचार करना चंद्रनावाच्या अपानवायूच्या अमृतसेवकाने अमृतसेवकाने त्यांची दळे किंवा पाकळ्या विकास पावतात त्याचप्रमाणे प्राणसंचाराने ती थोडी मिटतात म्हणजे त्या कमलाच्या पाकळ्या प्राणवायू व वा अपानवायू यांनी व्याप्त होऊन थोड्याशा हलतात म्हणजे उच्छवासाबरोबर विकास पावतात आणि निश्वासाबरोबर संकोच पावतात रानात वारा लागून लतांची पाने हल्ल्यामुळे जसा अधिक वार उत्पन्न होतो त्याप्रमाणे प्राणापानांच्या योगाने आतील कमलांची पाने हलू लागली असता तो शरीर संचारी वायू वाढतो याप्रमाणे वृद्धी पावलेला तो वायू हृदय गुदद्वार नाभी कंठ सर्वांग इत्यादी अनेक स्थानी जाऊन पंचप्राणादी संज्ञक होऊन खाली वो वर असणाऱ्या ज्यातील प्रत्येक नाडीला बहात्तर हजार शाखा नाड्या आहेत अशा एकोत्तर शतनाड्यांमध्ये प्रवेश करून देहात पसरतो त्यामुळे तो हृदयवायू विचित्र व चेष्टा करतो म्हणून त्याला प्राण अपान समान इत्यादी नावे तज्ज्ञांकडून दिली जातात चंद्रबिंबापासून किरण पसरतात त्याप्रमाणे हृदय कमलत्रयामध्ये असलेल्या सर्व प्राणशक्ती शरीरात खाली व वर पसरतात सर्व देहभर अन्नरस पोहोचविण्यासाठी त्या प्राणशक्ती नाड्यात शिरतात त्यातून बाहेर येतात अन्नरस नाड्यात भरतात तेथून घेऊन जातात इतस्त विहार करतात एकदम वर नेतात व सत्वर खालीही आणतात हे मुने हृदयात असलेल्या त्या वायूला ज्ञानी लोक प्राण असे म्हणतात त्याचीच एक शक्ती नेत्रांची उघडझाप करते दुसरी शक्ती स्पर्शाचे ग्रहण करते तिसरी शक्ती नासिकेच्या द्वारा वाहते चौथी अन्नाला जिरवते पाचवी वचने बोलते अधिक सांगून काय करायचे आहे जसा एखादा यंत्रचालक यंत्राकडून सर्व चेष्टा करवितो त्याप्रमाणे हा भगवान वायू शरीरात सर्व काही करतो त्याला प्राण त्यात प्राण व अपान या नावाचे दोन वायू वर गमन करणे आणि खाली गमन करणे या दोन क्रिया करण्याचे पत्करून वर व वो खाली पसरले आहेत ते दोन्ही श्रेष्ठ वायू सर्वांना माहीत आहेत हे मुने त्या दोन प्रमुख वायूंच्या गतींचे नित्य अनुसरण करत मी स्थित आहे ज्याचे स्वरूप क्रमाने उष्ण व शीत आहे जे नेहमी आकाशातील वाटसरू आहेत शरीर शरीरूपी महायंत्राचे जे घोडे आहेत इतर श्रम होत जे रुदया जे अगनी शरीर रुपी पालन करणारे जे मन यांच्या रथाची जे दोन साखे आहेत या अहंकार संज्ञक राजाचे जे प्रशंसनीय व इष्ट घोडे आहेत अशा प्राण व अपान या नावाच्या त्या दोघा वायूंच्या गतीचे अनुसरण करणाऱ्या मी यावज्जीव त्यांची उपासना सोडली नाही ते दोघेही माझ्या जागृत स्वप्न व सुशुक्ती या तीन अवस्थांमध्ये सदा समरूप असतात म्हणजे मी तसा अतिशय अभ्यास केला असल्यामुळे बाहेर व आत ते बारा अंघुळे सोळा अंघुळे इत्यादी नियत प्रदेशातच संचार करतात कधी न्यूननाधिक होत नाहीत त्यामुळे सुुप्तीमध्ये असल्याप्रमाणे पूर्ण सुखाने माझे सर्व दिवस जातात कमलनालातील तंतू फाडून हजार विभाग केले असता त्यांचा जो अत्यंत सूक्ष्म भाग होतो त्याहून अत्यंत सूक्ष्म असलेल्या नाड्यातून होणारी या प्राणापानाची गती विद्यमान असूनही दिसत नाही हे महात्मन हृदयादी स्थानांमध्ये ज्याचा सतत संचार होत असतो त्या प्राणापनांची अनेक श्रुतींमध्ये प्राणोपासन प्रकरणात वर्णिलेली जी निर्दोषत्व शरमरहितत्व अभग्न व्रतत्व इत्यादी विविध गती तिची पुढे सांगितलेल्या प्रकाराने उपासना केल्यामुळे ज्याचा मृत्युपाश सर्वथा नष्ट झाला आहे असा पुरुष तत्वज्ञानाने जीवनमुक्त होऊन या संसारात पुन्हा उत्पन्न होत नाही श्रीवासिष्ठ महाराए निर्वाण प्रकरणे पूर्वाधे चुर्वीश सर्ग श्रीराम